अध्याय उत्तमाचा वध आणि ध्रुवाचे प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी आणि वत्सल नावाचे दोन पुत्र झाले महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी वायुपुत्री वायु इला होती तिच्यापासून त्याला उत्तम नावाचा पुत्र आणि एक कन्यारत्न झाले उत्तमाचा अजन विवाह झाला नव्हता एक दिवस शिकारांत जेव्हा ध्रुवाला समजला तेव्हा क्रोध असणुता आणि शोक यांनी व्याप्त होऊन तो एका विजयी रथावर स्वार होऊन यक्षांच्या देशात गेला त्याने उत्तर दिशेकडे जाऊन हिमालयाच्या घाटीतील यक्षांनी भरलेली अलकापुरी पाहिली तेथे अनेक भूत प्रेम इत्यादी रुद्राचे गण राहत होते सर्व आकाश आणि दिशा दुमदुमून गेल्या त्या शंखध्वनीमुळे यक्षांच्या पत्न्या फारच घाबरल्या भयाने त्यांचे डोळे सेरभेर झाले बलवान यक्षवीरांना तो शंखनाद सहन झाला नाही म्हणून ते निरनिराळी शस्त्रास्त्रे घेऊन नगराच्या बाहेर आले आणि ध्रुवावर तुकडून पडले महाराथी प्रचंड धनुष्य घेतलेल्या शूर ध्रुवाने कपाळाला तीन तीन बाण ला लागलेले पाहिले तेव्हा त्यांची खात्री पटली की आपण निश्चितपणे हारणार त्यांनी त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली नंतर सर्प जसा कोणाच्या पायाचा आघात सहन करीत नाही त्याचप्रमाणे ध्रुवाचा हा पराक्रम सहन न होऊन त्यांनी सुद्धा त्या बाणांना प्रत्युत्तर म्हणून हो। एकाच वेळी ध्रुवाचा बदला घेण्यासाठी संतापून रथ आणि सारथ्या सहित त्याच्यावर परी खडग्रास त्रिशूर हर्षी शक्ती धृष्टी भूषंडी तसेच चित्रविचित्र टोकदार बाणांचा वर्षाव केला या भीषण शस्त्र वर्षावाने ध्रुव पूर्णपणे झाकला गेला ज्याप्रमाणे मुसळधार पावसामुळे पर्वत दिसत नाही त्याप्रमाणे त्यांना ध्रुव दिसनासा झाला त्यावेळी जे सिद्धगड आकाशातून हे दृश्य पाहत होते ते सर्व हाय हाय करीत म्हणू लागले आज यक्षसेना रूप समुद्रात गुरुन या मानसूर्याचा अस्त झाला यक्ष समूह आपल्या विजयाची गर्जना करीत आहेत तोच ध्रुवाचा रथ एकाएकी धुक्यातून सूर्य प्रगट व्हावा तसा दिसू लागला ध्रुवाने आपल्या दिव्य धनुष्याचा टणत्कार करून शत्रूंना भयभीत केले आणि वाऱ्याने ढगांची दाणादान उडवावी तशी बाणांचा वर्षाव करून त्यांची अस्त्रे छिन्न विछिन्न केली त्यांच्या धनुष्यातून सुटलेले तीक्ष्ण बाण यक्ष राक्षसांची कवचे भेदून त्यांच्या शरीरात इंद्राने सोडलेले वज्र पर्वतामध्ये घुसावे तसे घुसले ध्रुवाच्या बाणांनी तुटलेल्या सुंदर कुंडल मंडित मस्तकांनी ताल वृक्षांसारख्या मांड्यांनी वलय लिभूषित हातांनी हार बाजू मुकुळ आणि मौल्यवान पगड्यांनी आच्छा दिलेली आणि वीरांचे मन वेधून घेणारी समरभूमी सुशोभित झाली जे यक्ष जिवंत राहिले ते क्षत्रिय श्रेष्ठ ध्रुवाच्या बाणांनी अवयव छिन्न होऊन रणांगण सोडून पळून गेले जसे सिंहाच्या पराक्रमाने पराभूत झालेली हत्ती ध्रुवाने शत्रु पाहिला त्याला इच्छा परंतु तो नगराद गेला मायावी काय करती थ बसन रत्रु नव्या आक्रमण करतींके सा इतक्यात त्या त्याला समुद्राच्या गर्जनेप्रमाणे झंझावताचा भीषण आवाज ऐकू आला आणि सर्व दिशांना उडालेली धूल दिसू लागली एका क्षणात सर्व आकाश मेघाने आच्छादून गेले सगळीकडे भयंकर गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या हे विधुरा त्या ढगातून रक्ताच्या धारा पू विष्ठा मूत्र आणि चरबीचा वर्षाव होऊ लागला तसेच ध्रुवाच्या समोरच आकाशातून धडे पडू लागली नंतर आकाशात एक पर्वत दिसू लागला सर्व दिशातून दगड गदा परीब तलवारी आणि मुसळे यांचा वर्षाव उपू लागला त्याने असे दिसले की साप वजराप्रमाणे फुटकार करीत राबीत डोळ्यांनी आगीचे ठेंग्या उकत येत आहे तसेच मदोन्मता हत्ती सिंह आणि वाघ यांच्या झुंडीच्या झुंडी धावत आपल्याकडे येत आहे प्रलय भयंकर गर्जना करीत समुद्र आपल्या उत्तुंग लाटाने पृथ्वीला सर्व बाजूनी बुडवीत आपल्याकडे येत आहे क्रूर स्वभावाचे आसुरानी असुराने आसुरी मायेने असे पुष्कळ खेळ दाखवले की ज्यामुळे त्याच्यासाठी शुभ चिंतन केले मुनी के म्हणाले हे उत्तानपादनंदन ध्रुवा शरणागतांचे भय नाहीसे करणारे शारंग पाणी भगवान तिच्या शत्रूंचा संहार करू भगवंतांचे नाव घेतल्याने कि ऐक ने मनुष्य दुस्तर मृत्यु जबड़ अनायासेवा समाप्त